पुस्तक बदलतं विश्व 2020, हजार वीस लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील गोष्ट सहावी क्लास क्लासमधील गमती जमती नेहा उच्च शिक्षित पण लहान बाळामुळे तिला नोकरी सोडावी लागली आणि ती बाळाचं संगोपन करण्यात गुंतून गेली मधला थोडा मोकळा वेळ तिला मिळे पण या अल्पाशा वेळात ती काय करू शकणार होती बऱ्याच गोष्टी मनात विचारात पण घरात राहून त्या करता येणार नव्हत्या असे विचार चालू होते आणि तेवढ्यात कोरोनाची बातमी वृत्तपत्रातून झळकू लागली सर्वात आधी शाळा कॉलेज बंद झाली शिक्षणाबद्दल पालकांना व शिक्षकांना मोठी चिंता निर्माण झाली किती काळापर्यंत शाळा बंद राहणार हे देखील सांगता येत नव्हतं इतर देशातील लवकर शाळा सुरू करून पुन्हा संसर्ग वाढल्याच्या बातम्या नेहाच्या वाशनात आल्या होत्या नेहाने या संधीचा फायदा घेऊन ऑनलाईन क्लास घेण्याचा विचार पक्का केला पती सतीशही बोलली बाळाला सांभाळत तिला हे सहज करता येणं शक्य होतं ती लगेच कामाला लागली पाचवी ते आठवीचे क्लास घेण्यासाठी तिने जाहिरात तयार केली वृत्तपत्रांमधून ती जाहिरात दिली तिच्या व्हॉटसअप ग्रुपवर जाहिरात टाकली काही शाळा ऑनलाईन शिक्षण देत होत्या परंतु सर्व मुलांकडे लक्ष देता येणं शक्य नव्हतं आणि पालकांचा क्लास लावण्याकडे ओढा असतोच शिवाय आता दिवसभर मुलं घरी असल्याने क्लास घरच्या घरी मिळणार म्हटल्यावर पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळायला लागला निहाणे क्लासची पहिली बॅच सुरु करण्यासाठी तिने एक ग्रुप तयार केला आता शाळा घंटा याची जागा लिंक मेसेजेस ने घेतली एप डाऊनलोड करण्यासाठी नेहाने मार्गदर्शन केले काहींना ते माहीत होते तर काहींना जमत नव्हते मग मुलेच पुढे सरसावली तंत्रज्ञान वापरण्यात मुले, मुले पालकांपेक्षा एक पाऊल पुढेच असतात पटकन सर्व मुलांनी सर्व बाबी आत्मसात केल्या नेहाने क्लासमधे शिकवायला सुरुवात केली व्हाईट बोर्ड चॉक आणि मोबाईल एडजस्ट करून ठेवला पहिल्या दिवशी मजाच झाली मॅडम तुम्ही तर दिसतच नाही शाळेतील सवय मुलांना बदलावी लागणार होती कारण एका एंगल अँगलमध्ये फळा आणि लिहिताना मॅडम दिसतीलच असं होणार नाही हे मुलांना समजलं पण बोर्डवर दिसायला लागलं तर मुलं म्हणाली मॅडम तुमचा आवाजच येत नाही मग नेहाने सांगितले तुमचा आवाज बंद ठेवा व्हिडिओ चालू ठेवा प्रश्न विचारायचे असतील तर ता टाईप करून पाठवा नेहाने शिकवले पण शाळेसारखं त्यांच्याजवळ जाऊन नीट लिहिलं की नाही हे थोडंच तपासता येणार होते मोबाईलची दोस्ती करून क्लास पूर्ण करावा लागणार होता मोबाईल वापराचे तंत्र यंत्रवत न वाटता शिकवणं आकर्षक आणि खेळीमिळीचं कसं होईल याचा विचार नेहा करू लागली मॅडम लिंक पाठवता का म्हणत क्लासची घंटा झाली नेहाने ग्रुपवर लिंक पाठवली चला जॉईन व्हा सगळे अशी सूचना केली आणि मुळे ऑनलाईन वर्गात बसली डकला डकलीचा प्रश्नच नव्हता घरातच कोणत्याही जागी मुलांना बसता येत होतं नेहा ने गळीत शिकवायला सुरुवात केली मॅडम होमवर्क केला आता तो हातात वही घेऊन थोड़स पाहता येणार होतं मग नेहा म्हणाली चला एकेकाने कॅमेरासमोर धरा वाकड्या तिकड्या वह्या मुले कॅमेऱ्यासमोर धरून होमवर्क दाखवण्याचा प्रयत्न करू लागली सगळ्यांना हसू येऊ लागले काय रे का असतात असे विचारताच मुले म्हणाली मॅडम आता होमवर्क केला नसेल तर शिक्षा कशी करणार खरंच की नेहा म्हणाली शिक्षा होईल पण वेगळ्या रूपात मुलांनी उत्सुकतेने विचारलं नेहा म्हणाली आजच्या होमवर्कचे फोटो व्हॉटसअप ग्रुपवर टाकायचे मी प्रत्येकाचा होमवर्क तपासणार आणि ज्याचे चुकले असेल त्याने दुरुस्त करून दोन वेळा पुढा सोडवून त्याचे फोटो टाकायचे मुले लगेच म्हणाली आम्ही एकदम बरोबर करू ऑनलाईन क्लासला दांडी मारणं तर खूपच सोपं मॅडम नेटवर्क प्रॉब्लेममुळे जॉईनच होता नाही आलं लगेच बाकीची मुलं ओरडली आमच्याकडे आहे मॅडम नेट पण सुशांतकडे नसेल पण एक कर क्लास संपल्यावर पियुषला विचार किंवा ग्रुप करून एकमेकांच्या अडचणी समजून ज्याला येत असेल त्यांनी सांगा खरंच आता मोबाईलची दोस्ती करून अनेक क्लुपत्या वापरून क्लासची संख्याई वाढायला लागली ला नेहा एक एक तास असे चार तास शिकवू लागली मध्ये गॅप ठेवल्याने बाळाकडेही तिला व्यवस्थित लक्ष देता येऊ लागले घरी बसून वीस पंचवीस हजारापर्यंत तिला पैसे मिळू लागले तिच्या ज्ञानाचा उपयोग होऊ लागल्यानं समाधानाही वाटत होते एके दिवशी बाळाच्या रडण्याचा आवाज मुलांना ऐकू गेला आणि त्यांनी विचारले मॅडम आम्हाला पाहायचंय बा, नेहाने मग बाळासमोर कॅमेरा धरला आणि टक मग पाहायला लागले आणि हुंकार भरायला लागले मुलांमध्ये जोरात आशा पिकला शाळेत अशी गम्मत घेता येणं शक्यच नव्हतं मग यावरून नेहाला एक आयडिया सुचली नेहा मुलांना म्हणाली तुम्हाला क्षेत्रफळ शिकायचे ना सूत्र लिहून दिले समजावून दिले आणि प्राप्तीला म्हणाली तुझ्या हॉलची लांबीवरुंदी टेपच्या साहाय्याने मोज खोली कॅमेऱ्याच्या साहाय्याने दाखव व क्षेत्रफळ काढ मुलांना ही युक्ती खूप आवडली मॅडम आम्ही पण आमच्या खोलीची लांबीवरुंदी मोजू का असे म्हणाली नेहा म्हणाली सर्वांनीच ही कृती करा आणि खोलीचे क्षेत्रफळ सांगा मुलांना अनुभवातून शिकण्यात उत्साह वाटू लागला वर्तुळाचे त्रिज्जा व्यास व परीघ मुलांनी कृती करून आनंद घेतला वाटी आणि दोऱ्याच्या सायाने परीघ मोजून तो लिहीला घरातून पटकन धावत जाऊन साहित्य आणायचं आणि कृती करायची हे फक्त ऑनलाईन क्लासमध्येच होऊ शकतं एकदा भक्तीने झालं नाहीच्या ऐवजी जला नाही असं टाईप केलं सर्व मुलांनी तो मेसेज वाचला आणि हसत सुटली समांतर रेषा शिकवताना प्रत्येकाने घरातील दरवाजे खिडक्यांचे गज दाखवत उदाहरण दिले एक दिवस नेहा मुलांना म्हणाली तुम्हाला मिळालेली बक्षिसे सर्वांना दाखवा मुलांनी लगेच त्यांना मेलेले बक्षिसांची छान रचना करून मांडून ठेवली एकेक्याने कॅमेरा धरून सर्वांनी ती बक्षिसे पाहिली शहरातील नाही तर राज्यभरातील मुले अशा प्रकारे एकमेकांशी जोडली जाऊन त्यांची मैत्री देखील झाली होती कोणात काय गुण आहे तेही कळत होते आठवड्याला नेहा सर्वांची परीक्षा घेत असॉट्सअपवरचे फोटो पाहून तपासायचे व प्रत्येकाच्या नावाचे मार्क टाकायचे शाळेत गठ्ठा गोळा करून तपासून द्यायला बऱ्याच वेळानंतर मार्क्स टाकले जातात पण ऑनलाईन क्लासमध्ये मात्र मुलांचा काय चुका झाल्या ते लगेच कळू लागले त्या दुरुस्तही करून घेता येऊ लागले, नेहाने आणखी एक युक्ती काढली शाळेत एकदा शिकवले की झाले मुलांना समजले नसेल तर तो भाग तसाच राहतो पण नेहाने जो भाग काही जणांना समजला नसेल ते उदाहरण सोडवून दाखवल्याचा फोटो व्हॉट्सअपवर व रेकॉर्डिंग करून पाठवायला सुरुवात केली म्हणजे मुलांनी ते बघून आपल्या वयत सोडवायचे रेकॉर्डिंगचा तो भाग समजेपर्यंत ऐकायचे त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना कळायला लागले मागे राहणारे विद्यार्थीही पुढे येऊ लागले मलाही येऊ शकते असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये तयार झाला नेहाच्या क्लासची संख्या आता चांगलीच वडायला लागली वर्गात बसायला जागा नाही हा प्रश्नही ऑनलाईन क्लासने मोडीत काढला होता त्यांना जाण्या येण्याचा वेळ वाचला होता खेड्यातील विद्यार्थीही या क्लासला आल्यामुळे शहरी व ग्रामीण ही दरीही न्यायशी झाली होती क्लासला गैरहजर असणाऱ्याला बाकीजण आनंदाने मदत करत होते महिन्यातून एकदा पालकांशी सुसंवाद करण्याचे नेहाने ठरविले शाळेत पालक सभाला पालकांना उपस्थित राहण्यात ज्या अडचणी येतात त्या इथं संपल्या होत्या त्यांच्या सोयीनुसार रात्रीच्या वेळीही पालकांशी बोलता येणार होत नेहाने पहिली सभा घेतली शहरातील तालुक्यातील गावातील वेगवेगळ्या ठिकाणाहून पालक जॉईन झाले मुलांची प्रगती खूपच चांगली होत असल्याने पालकही आनंदीत होते त्यांनीही ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय आनंदाने स्वीकारला होता एका पालकाने प्रश्न केला मॅडम लॉकडाऊन संपल्यावर क्लास बंद नाही ना करणार या उत्तरापेक्षा नेहाला दुसरे काय हवे होते लॉकडाऊन नंतरही तिच्या करिअरला घरात बसून खरी सुरुवात झाली होती